पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण सव्वीसावे ट्रेड युनियन काँग्रेस त्या वर्षी सायमन कमिशनवरील बहिष्कार आणि सर्व परिषद यांच्याविषयीच सर्व देशभर बोलवायला होत असला तरी माझे लक्ष्य व कार्य दुसऱ्याच दिशेने चाललेले होते मी काँग्रेसचा सरचिटणीस असल्याकारणाने काँग्रेसची संघटना सुदृढ करण्याचे काम मला पहावे लागतच होते पण मुख्यतः जनतेचे लक्ष सामाजिक व आर्थिक फेरबदलाकडे वेधण्याचे काम करण्याची मला हौस वाटत असे मद्रास येथे स्वातंत्र्याचा ठराव पास झाल्यामुळे जो विजय आम्ही संपादन केला तो सर्वपक्षीय परिषदेची प्रवृत्ती ध्यानात घेता मजबूत करण्याच्या प्रयत्नाला लागणे आवश्यक होते यासाठी मी पुष्कळ प्रवास केला व महत्वाच्या पुष्कळ सभांमधे भाषणीही केली एकोणीशे साली पंजाब मलबार दिल्ली व संयुक्त प्रांत या चार प्रांतिक परिषदांचा अध्यक्ष म्हणून मला निवडण्यात आली त्याचप्रमाणे मुंबई व बंगाल बंगालमधील युवक संघाच्या व विद्यार्थी परिषदांच्या अध्यक्षस्थानीही माझी योजना झाली होती कधीकधी संयुक्त प्रांतातील खेड्यापाड्यांमध्ये मी जात असे व मजुरांपुढेही माझी व्याख्यानिक क्वचित होत स्थानिक परिस्थितीप्रमाणे भाषणाचे स्वरूप पालटले अगर श्रोतृवर्गाच्या प्रकाराप्रमाणे निरनिराळ्या मुद्द्यांवर देण्यात येणारा भर कमी जास्त करण्यात आला तरी माझ्या भाषणातील सूत्र एकसारखेच असे सर्व ठिकाणी राजकीय व सामाजिक स्वातंत्र्याचा मुद्दा मी पुढे मांडत होतो व सामाजिक स्वातंत्र्याच्या मंदिरात प्रवेश करताना राजकीय स्वातंत्र्याच्या पायरीवरून पुढे पाऊल टाकले पाहिजे असे सांगत होतो। काँग्रेसच्या कार्यकर्त्यात व पांढरपेशात समाजवादी विचार फैलवावा असा माझा बेत होता कारण राष्ट्रीय चळवळीची धुरा तेच वाहत होते त्यांचा राष्ट्रवाद अत्यंत संकुचित होता हे खरेच त्यांच्या भाषणातून पूर्वकालीन वैभवाचे पोवाडे गायलेले असत परके सत्तेमुळे देशाचे जे आध्यात्मिक व आधीभौतिक अहित झालेले आहे त्याचे ते वर्णन करीत लोकांची हलाकी परकीय अधिराज्यामुळे देशाची होणारी बेअब्रू राष्ट्राच्या इभ्रतीसाठी स्वातंत्र्याची आवश्यकता व मातृभूमीच्या उद्धारासाठी आत्मबलिदानाची तयारी वगैरे विषय ते प्रतिपादन करीत हे नित्य परिचयाचे विषय होते त्यांचा पडसाद प्रत्येक हिंदी अंतकांना तोमटत असे माझ्या देखील राष्ट्रीय भावना त्यामुळे जागृत होत हे लावत उचंबळत या विषयातील सत्य सनातन असले तरी त्यांचे नाविन्य अतिवापरण्याने विटून गेले होते व ते जराजीर्ण दिसू लागले होते त्याच गोष्टीचे तुंतूने सतत वाजत राहिल्यामुळे झगड्यातील जिव्हाळ्याच्या इतर प्रश्नांकडे व बाजूंकडे नजरच जात नसे अशा भाषणांमुळे भावनांचा खळबाट सुरू झाला तरी विचारशक्तीवरील झापड तशीच कायम राही हिंदुस्थानात समाजवादी मते मीच प्रथम प्रतिपादन करू लागलो असे नव्हे खरे बोलावयचे तर मी त्या बाबतीत जरा मागासीलाच राहिलो होतो इतर अनेकांनी तो मार्ग झाडून साप क्ला असला तरी त्यावर मी मोठ्या कष्टाने एक एक पाऊल पुढे टाकत चाललो होतो विचारसरणीच्या दृष्टीने कामगार जवळही निसंशय समाजवादी मताची होती व बहुसंख्य युवक संघातही तीच विचारप्रणाली दिसून येत अस युरोपमधून एकोणीशे सत्तावीसच्या डिसेंबरात मी परतलो तेव्हा हिंदी वातावरणात समाजवादाचा अस्पष्ट दर्व आधीच पसरलेला दिसला त्यापूर्वीही समाजवादी व्यक्ती हिंदुस्थानात होत्या त्यांच्यापैकी बहुतेक रम्य कल्पनावादी होते परंतु मार्क्सवादाची छाप त्यांच्यावर वाढत्या प्रमाणात बसत चालली पडत असून काही जंत स्वतःला बावन कशी मार्क्सवादी म्हणून घेऊ लागले सोवियट रेष्याच्या प्रगतीबरोबर विशेषतः पंचवार्षिक योजनेच्या यशाबरोबर युरोपप्रमाणे हिंदुस्थानातही ही प्रवृत्ती पोचली गेली काँग्रेसमधेही मोठ्या अधिकारावर असलेला मी एक प्रमुख काँग्रेसवाला असल्यामुळे माझ्या समाजवादी मतांना महत्व मिळाले माझ्याच सारखा विचार इतरही काही प्रमुख काँग्रेसवाल्यांच्या मनात येऊ लागला होता संयुक्त प्रांतीय काँग्रेस कमिटीत हा विचार विशेष फैलावत असून एकोणीशे सव्वीस सालीच आम्ही एक सौम्यसा समाजवादी कार्यक्रम आखण्याचा प्रयत्न केला आमच्या प्रांतात जमीनदारी व तालुकदारी चालू असल्यामुळे आम्हाला जमिनीच्या प्रश्नालाच गुळारंभी हात घालणे प्राप्त झाले वर्तमान पद्धती न्यायशी झाली पाहिजे व सरकार व जनता यांच्या दरम्यान मध्यस्थ राहता उपयोगी नाहीत असे आम्ही जाहीर केले असले विचार अवतीभोवतीच्या लोकांना अगदीच अपरिचित असल्यामुळे मोठ्या सावधगिरीने आम्हाला पावलं टाकावी लागत होती एकोणीसशे साली संयुक्त प्रांतीय काँग्रेस कमिटीने आणखी एक फायरी ओलांडून निखाल समाजवादी स्वरुपाची एक शिफारस ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडे पाठविली एकोणीसशे एकोणतीसच्या उन्हाळ्यात कमिटीची बैठक मुंबई येथे भरली असता संयुक्त प्रांताच्या ठरावाचा उपोद्वार कमिटीने स्वीकारून तंतर्भूत समाजवादी तत्वाला मान्यता दिली ठरावाची तपशीलवार चर्चा करण्याचे मात्र लांबणीवर टाकण्यात आले हे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे व संयुक्त प्रांतीय काँग्रेस कमिटीचे ठराव लोकांच्या स्वर्णातून अजिबात नाही झालेले दिसतात गेल्या दोन वर्षातच काँग्रेसमध्ये समाजवादाचे भूत एकदम प्रादुर्भाव झाले अशी त्यांची कल्पना होते ती याचमुळे त्या ठरावाला मान्यता देताना ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने फार खोलवर विचार केला नव्हता व आपण काय करीत आहोत याची पूर्ण जाणीवाई सभासदांपैकी बऱ्याच लोकांना नव्हती ही गोष्ट मात्र मान्य केली पाहिजे इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची संयुक्त प्रांतीय शाखा निश्चितपणे समाजवादी मताची असून काँग्रेससारख्या समिश्र संस्थेहून ती अधिक जाहीर होती समाज स्वातंत्र्य हे लीगच्या ध्येयापैकी एक ध्येय होते सर्व हिंदुस्थानभर लीगची एक बळकट अशी संघटना करावी व स्वातंत्र्य व समाजवाद या तत्वांचा प्रचार करण्याच्या कामी तिचा उपयोग करून घ्यावा अशी आमची मणीषा होती परंतु दुर्दैवाने संयुक्त प्रांतापलीकडे लीगचे क्षेत्र फारसे वाढले नाही देशात लीगच्या ध्येयाला पाठिंबा नव्हता म्हणून असे घडले असे नव्हे पण लीगचे बहुतेक प्रमुख कार्यकर्ते ही प्रमुख कार्यकर्ते असल्यामुळे व काँग्रेसने सिद्धांत म्हणूनच का होईना पण स्वातंत्र्याचे ध्येय मान्य केलेले असल्यामुळे त्यांना काँग्रेसमध्ये राहूनही काम करता येण्यासारखे होते दुसरे कारण असे की लीगच्या प्रस्थापकांपैकी काही जणांनी ही संस्था जोपासण्याचा प्रयत्न जितका मनापासून करावायास हवा होता तितका केला नाही काँग्रेसच्या कार्यकारी मंडळावर दडपण आणण्याचे एक साधन एवढ्याच दृष्टीने त्यांना लीगचे महत्व वाटे त्यायोगे वर्किंग कमिटीच्या निवडणुकीवर देखील प्रभाव पाडता येईल अशी त्यांची कल्पना होती इंडिपेंडन्स लीग रोडावत चालली व काँग्रेस स्वरूप अधिकाधिक चढाईच होत चालले तसे धडाडीचे कार्यकर्ते काँग्रस्तकडे ओढल जाऊन लीगच्या नाड्या आखडू लागल्या व एकोणीशे तीस साली कायदेभंग सुरु झाल्यावर लीग काँग्रस्तीशी एकरूप होऊन तिचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आल मला अटक होणार अशा बातम्या एकोणीशे व एकोणीशे सालात अनेक वार उठल्या होत्या वृत्तपत्रातील बातम्यांना व माझ्या मित्रांकडून आलखा खासगी सूचनांना काय आधार होता ते मला माहीत नाही पण बातम्या सूचनांमुळे माझ्या मनात अनिश्वितता उत्पन्न होऊन तुरुंगाच्या अगदी उंबरठ्यावर मी उभा आहे असे मला वाटू लागले सीधे सुरक्षित जीवन माझ्या नशिबी नाही याची पक्की खात्री होऊन चुकलेली असल्यामुळे मला या बातम्यांची विशेष काही वाटले नाही अनिश्चित आयुष्य उलथा व वा तुरुंगवास यांचा सराव जितका लवकर होईल तितका इष्टच होता पुढे अटकेची कल्पना माझ्या मनात चांगली रुळली व अटकेचा प्रसंग आला की मी त्याकडे नेहमीचाच प्रसंग अशा भावनेने पाहू लागलो अटकेच्या आवईपासून अगदीच लाभ होत नाही असे नाही त्यामुळे दैनंदिन जीवनात जर असा चटका व चविष्टपणा निर्माण होतो व स्वतंत्रतेचा जाईल तो दिवस मोडासा वाटतो खरे म्हणजे एकोणीशे अठ्ठावीस व एकोणीसशे एकोणतीस साली मला खूप सवलत मिळाली व मला अटक झाली ती एकोणीशे तीसच्या एप्रिलमध्ये तेव्हापासून मात्र तुरुंगाबाहेरचे माझे त्रोटक आयुष्य जरा असे आभासमयच झाले आहे घरात चार दिवसांसाठी पाहुणा यावा त्याप्रमाणे मी येत असतो हिंडतो फिरतो त्यावेळीही कार्यक्रमाची निश्चिती वाटत नाही उद्या काय प्रसंग येईल तुरुंगाचे बोलावणे येईल की काय अशी शंका मनात सदैव घर करून राहिलो असते, एकोणीशे अठ्ठावीस सालच अखेर दिवस आल कलकत्ता काँग्रेसला थोडा अवधी उरला होता तिथे वडील अध्यक्ष होते सर्वपक्षीय परिषद तिला सादर केलेला अहवाल वगैरेविषयीचे विचार त्यांच्या मनात घुळत होते व काँग्रेसकडून त्यासाठी मान्यता मिळवून घ्यावी अशी त्यांची इच्छा होती या गोष्टींना माझी संमती नाही स्वातंत्र्याच्या प्रश्नावर तडजोड करण्यास मी तयार नाही हे टाऊक असल्यामुळे ते अस्वस्थ झाले होते त्याविषयी फारशी चर्चा आम्ही केली नसली तरी मानसिक विरोधाची कल्पना आम्हाला आलेली होती दोघांचे मार्ग भिन्न होऊ लागले होते पूर्वीही अनेक वार तीव्र मतभेद होऊन भिन्न भिन्न राजकीय गटात आम्ही सामील झालो होतो परंतु त्यापूर्वी अगर केव्हाही मनावर इतका ताण पडलेला मला आठवत नाही दोघांनाही प्राप्त परिस्थितीबद्दल वाईट वाट वाटत होते कलकत्त्याला प्रसंग असा येऊन ठेपला की सर्वपक्षीय परिषदेच्या अहवालाच्या बाजूला बहुमत होत नसेल तर आपण अध्यक्षस्थान स्वीकारणार नाही असे वडिलांनी जाहीर केले हा मार्ग अगदी तर्कग्राह्य व सनशीर असाच होता परंतु त्यांचे अनेक विरोधक त्यामुळे हो बुचकाळ्यात पडले गोष्टी इतक्या त्रला जाव्यात असा त्यांचा मानस नव्हता हो काँग्रेसमध्ये व इतरत्र अशी कृती आढळून येत असते की टीका व निषेध करावा याचा पण स्वतःवर जबाबदारी घ्यावयाची वेळ आली की काढता पाय घ्यावायाचा मनातून आशा अशी की टीका विषय झालेल्या पक्षाने आपणाला पसंत पडेल अशा रीतीने स्वताचा मार्ग फिरवून घ्यावा पण आमच्या हाती जहाजाचे सुकानू मात्र देऊ नये जेथे अधिकाऱ्याच्या जागा आम्हाला मिळवताच येत नाहीत व हिंदुस्थान सरकारप्रमाणे कार्यकारी मंडळ अप्रातिनिधिक व बेजबाबदार असते तेथे फक्त टीकेवरच बागवावे लागते अशी टीका केव्हाही अकारणरूप अथवा व अंजच असणार टीका देखील परिणामकारक होण्याच्या दृष्टीने जेव्हा केव्हा संधी तेव्हा सर्व अधिकार व सर्व जबाबदारी सरकारच्या लष्करी व परराष्ट्रीय खात्यासुद्धा हर एक खात्याची शिरावर घेण्याची मानसिक तयारी ठेवण जरूर आह सैन्याच्या बाबतीत अर्धा मुर्दा तावा मिळावा अशी नेमस्ताप्रमाणे मागणी करणे म्हणजे कारभार चालवण्यास आम्ही नालायक आहोत अशी कबुली देऊन आपल्या टीकेची नांगी आपणच मोडून टाकण्याप्रमाणे आह ही निषेध करण्याची व जबाबदारी टाळण्याची वृत्ती गांधीजींच्या टीकाकारांमध्दा आढळण येत त्यांचे कार्य नापसंद असणारे व त्यावर ताशेरा झाडणारे असंख्य लोक काँग्रस्त होऊन गेले परंतु गांधीजींना काँग्रस्त बाहेर हाकलून लावण्यास तयार नसत अशी वृत्ती का हे समजणे सोपे काम आहे पण असल्या वृत्तीपासून कोणत्याच पक्षाचा फायदा होत नाही हे द्यानात ठेवावे जवळजवळ अशीच अडचण कलकत्त्याला उपस्थित झाली दोन्ही गटात बोलणी सवर्णी सुरू होती तरजोडीचा मसुदाई तयार झाला पण नंतर तो बाळगळला असा सगळ्या गोंधळाचा व पोरकटपणाचा प्रकार झाला काँग्रेसच्या शेवटच्या मुख्य ठरावांन्वये सर्वपक्षीय अहवाल मान्य करण्यात आला असला तरी असेही मत व्यक्त करण्यात आले होते की अहवालातील राज्यघटनेला ब्रिटिश सरकारने एक वर्षाच्या आत जर संमती दिली नाही तर काँग्रेस स्वातंत्र्याकडे पुन्हा वळेल अशा प्रकारे एक वर्षाची मुदत सरकारला देण्यात आली हा ठराव म्हणजे सौम्य शब्दात लिहिलेला निर्वाणीचा खलितास होता पण या ठरावामुळे स्वातंत्र्याच्या ध्येयापासून पाऊल माघारे पडले यात शंकाच नाही सर्वपक्षीय अहवालात हो साम्राज्याअंतर्गत स्वराज्यही सर्वच्या सर्व मागितलेले नव्हते तथापि हा ठराव करण्यात शहानपणान झाला कारण त्यामुळे विरोधी गट फुटावयास तयार नसताच जी निष्फळफूट व्हावायची ती टळली व एकोणीशे तीस सालच्या लढ्यापर्यंत काँग्रेस अभंग राहिली सर्वपक्षीय घटना ब्रिटिश सरकार एका वर्षात मान्य करणार नाही हे उघडच दिसत होते लढा टाळणे शक्य नव्हती त्या काळच्या परिस्थितीत गांधीजींच्या नेतृत्वाशिवाय झगडाला परिणामकारक स्वरूप येण्याचा सुताराम संभव दिसत नव्हता खुल्या अधिवेशनात मी ठरावला विरोध केला पण तो मनापासून झाला नाही तरीही मला पुन्हा सरचिटणीसाच्या जागेवर निवडण्यात आलेच काही हो चिटणीसाची जागा माझा मिराशीच्या जागेप्रमाणे होऊन बसली होती काँग्रेसच्या गादीवर कोणताही अध्यक्ष बसो काँग्रेसचे यंत्र माझ्याच ताब्यात राहत असे कलकत्ता काँग्रेसच्या आधी काही दिवस कोळशाच्या खाणीच्या केंद्रस्थानी झारिया येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे अधिवेशन भरविण्यात आले मी हजर राहून पहिल्या दोन दिवसाच्या कार्यक्रमात भाग घेतला नंतर मला कलकत्त्याला जावे लागले ही माझी पहिलीच ट्रेड युनियन काँग्रेस शेतकऱ्यांमधील व अलीकडे काम माझ्या कार्यामुळे मला थोडीशी लोकप्रियता प्राप्त झाली असली तरी ट्रेड युनियन काँग्रेसमध्ये मी नौकासतो सुधारणावादी व क्रांतिकारक गटांमधील जुने भांडन तसेच पुढे चालू असल्याचे दिसून आले कोणत्या आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेला जाऊन मिळावे साम्राज्य विरोधी लीग व अखिल पॅसिफिक संघ यांच्याशी संबंध ठेवावा की नाही त्याचप्रमाणे झिनेवा येथील आंतरराष्ट्रीय मजूर कसेरीच्या परिषदेला आपला प्रतिनिधी पाठवावा की नाही हे वादग्रस्त मुद्दे तेथे उपस्थित झालेच होते परंतु काँग्रेसमधील विरोधी तटांच्या दृष्टिकोनात जो जमीन आसमानचा फरक होता त्याच महत्व विशेष होते। राजकारणात नेमस्त वृत्तीचा किंबहुना मजुरांच्या चळवळीत राजकारणाची लुडबुड नसावी अशा मताचा जुना गट तिथे हजर होता निर्भय आर्थिक कार्यक्रमावर व त्यातही सौम्य अशा कार्यक्रमावर त्याचा विश्वास मजुरांची स्थिती हळूहळू हो सुधारावी ह्याच ध्य होत हिंदी मजुरांचे प्रतिनिधी म्हणून अनेक वेळा जिनिवायला गेलि स्त्री एन एम जोशी हे त्या गटाचे पुढारी होते दुसरा गट लढाऊ व राजकीय वृत्तीचा असून क्रांतीवादी दृष्टीकोनाचा तो उघडपणे पुरस्कार करीत असे तो गट कम्युनिस्टांच्या व कम्युनिस्ट सदृश कार्यकर्त्यांच्या सर्वस्वी मुठीत नसला तरी त्या गटात त्यांचे बरेच वजन होते मुंबईच्या कापड गिरण्यातील मजुरांचे संघ या गटाच्या ताब्यात गेले असून त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईत एक प्रचंड व काही यशस्वी असा संपई घडून आला होता मुंबईला गिरणी कामगार युनियन या नावाची एक नवी व प्रब संस्था निर्माण झाली होती आणि मुंबईतील मजुरांवर या गटातील कार्यकर्त्यांचा अतिशय प्रभाव होता या क्रांतिवादी गटाच्या विचारसरणीची छाप पडलेल्या कामगारांचा वरिष्ठ असा दुसरा संघ म्हणजे जी आय पी रेल्वे संघ ट्रेड युनियन काँग्रेस जन्मण्यापासून तिचे कार्यकारी मंडळ व तिची कचेरी एन एम जोशी व त्यांचे निकटवर्ती सहकारी यांच्याच हाती होती ट्रेड युनियन चळवळीच्या विस्ताराचे बरेचसे श्रेय श्रीयुत जोशी यांनाच द्यावे लागेल अनुयायी वर्गात क्रांतीवादी गटाचे खूप वधन असले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या धोरणात बदल करण्याची संधी त्यांना मिळत नसे त्यामुळे असमाधानाची परिस्थिती निर्माण होऊन खरी परिस्थिती व्यक्त होण्यास मार्ग उरला नाही असंतोष धुमसू लागला व घासागी सुरु झाली ट्रेड युनियन काँग्रेस काबीज करावी असे क्रांतिवादी गटाला वाटू लागले तरी ही गोष्ट निगरावर आणून फूट पाडू नये अशी प्रवृत्ती दिसून येत होती हिंदुस्थानातील ट्रेड युनियनची चळवळ अद्याप बाल्यावस्थेत असून असावेत असे सामर्थ्य तिच्या अंगे आले नव्हते चळवळीची धुरा मजुरे तर लोकच उडत असत अशी परिस्थिती असली म्हणजे मजुरांची नागवणूक करण्याची प्रवृत्ती उपऱ्या पुढाऱ्यात दिसून येऊ लागते हिंदुस्थानातील ट्रेड युनियन काँग्रेसमध्ये व मजूर संघातून देखील तिचा प्रादुर्भाव झालेला दिसूनही कित्येक वर्ष खपून आपली चळवळीविषयीची तळमळ व अधिकार एन एम जोशी यांनी सिद्ध केला होता व ते राजकीयदृष्ट्या मागासलेले व नेमस्तुतीचे आहेत असे ज्यांना वाटे ते लोकसुद्धा हिंदी मजुरांच्या चळवळीच्या बाबतीत श्री जोशी यांनी बजावलेली कामगिरी मान्य करीत असत प्रतिपक्षाकडून अशी मान्यता मिळणी फारच थोड्यांच्या नशिबी असते झारिया येथे क्रांतिवादी गटाकड़ माझी सहानुभूती झुकत असली तरी नौका असल्यामुळे तिथील आपापसातील झगड़ पाहून मी हतबुद्ध झालो व त्यांच्यापासून चार हात दूर आणण्याचे मी ठरविले मी झारिया सोडल्यानंतर ट्रेड युनियन काँग्रस्तिवार्षिक निवडणुकीत झाल्या नव्या वर्षासाठी अध्यक्षस्थानी माझी निवड करण्यात आली हि वृत्त मला कलकत्ता इथं समजल क्रांतिवादी गटाने त्याच जागेसाठी उमेदवार म्हणून एका कामगाराला उभा कला होता त्यावर मात करता यावी म्हणून नेमस्त गटाने माझे नाव पुढे कल निवडणुकीच्या दिवशी मी झारिया येथे उपस्थित असतो तर त्या कामगारासाठी मी माझे नाव खात्रीनेच मागे घेतले असते एका नोख्या व बिगर कामगार माणसाला एकदम अध्यक्षपदावर नेऊन बसविणे ने। ही गोष्ट माझ्या दृष्टीन शिष्टपणाला शोभणारी नाही त्या संप व मजुरांच्या चवळी पुष्कळ झाल्या पुढील साली तोच प्रकार चालू राहिला मुंबईच्या दरिद्री कामगारांनी या संपात बिनीवरचे काम कल बंगालच्या ज्यूट किरण्यातही एक मोठा सार्वत्रिक संप घडून आला त्याचप्रमाणे जमशेदपूरच्या लोखंड कारखान्यात व रेल्वेमध्येही संप झाले जमशद्पूर येथील तीन प्लेटच्या कारखान्यातील संप फार दिवसपर्यंत मोठ्या अशर्तीने लढविण्यात आला जनतेची सहानुभूती या संपाला असूनही कारखानदारांनी संपवाल्यांना दडपून टाकले ही दोन वर्ष मजुरांचा असंतोष वाढत होता व वा त्यांची स्थिती अधिकाधिक भीषण होत चालली होती हिंदी कारखानदारांना युद्धानंतरचा काळ फार तेजीचा गेला व त्यांनी गडगंज नफा मिळवला पाच सहा वर्षापर्यंत ज्यूटच्या व कापड गिरण्यांच्या शेअर्सवर साधारणपणे शंभर ते दीडशे टक्के नफा प्रतिवर्षी देण्यात येत असे हा सर्व नफा मालकांचा, व भागीदारांच्या जिजोरीत जाऊन पडला पण मजुरांची स्थिती मात्र पूर्वीप्रमाणेच कायम राहिली जी काही थोडीफार वाढ मजुरीत होईल ती पदार्थांच्या वाढत्या किमतीत जिरून जात असे लाखो रुपयांचा नफा वर्षानुवर्षे मिळत असता मजूर मात्र त्यास नरकवासरात राहत होते त्यांच्या स्त्रियांना अब्रू राखण्यासाठी पुरेल एवढे धडूते मिळण्याची मारामारपणे मुंबईतील परिस्थितीसुद्धा हलाकीचीच होती परंतु कलकत्त्यातील भव्य प्रस्तादांपासून केवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर राहणाऱ्या रा मजूर कामगारांची परिस्थिती त्यांच्यापेक्षाही खराब होती तेथे अर्ध नग्न स्त्रिया पोटाला पुरेल न पुरेल इतक्या मजूर काम करीत व संपत्तीची गंगा ग्लास गो व डंडी गिरणी बाळकांच्या व काही हिंदी लोकांच्या घरांकडे अखंडपणे वाहत राही ते दिवस होते तोपर्यंत उद्योगधंद्याची संघ चालली पण तेजी संपून फा घटू लागला त्याचबरोबर पहिला फटका मात्र मजुरांच्या डोक्यावर बसला नफ्याच्या दिवसांची आठवण बुजून गेली नफा सर्व फस्त झालेला होता नफा पुरेसा सुटेना मग कारखाने चालवावेचे कसे म्हणून असंतोष माजला मजुरांच्या चळवळी आणि प्रचंड संप मुंबईत होऊ लागले त्यांचा सर्वांच्या मनावर परिणाम घडला गिरणी मालक व सरकार या दोघांचेही धाबेदना विचारसरणीच्या व संघटनेच्या दृष्टीनं मजूर चळवळीला वर्ग जागृत असे लढाऊ व उग्र स्वरूप येत चालले होते राजकीय जागृतीची वाढही झपाट्यानं होत होती या दोन्ही चळवळी जरी भिन्न व स्वतंत्र अशा असल्या तरी त्यांच प्रवाह समांतर वाहत असल्याकारणाने भविष्यकाळ आपल्याला सुकासा जाणार नाही असला वाटू लागले एकोणीशे एकोणतीसच्या मार्चमध्य मा क्रांतिवादी गटातील काही प्रमुख कार्यकर्त्यांना अटक करून सरकारन मजुरांच्या संघटनेवर एकाएकी एक जबरदस्त टोला लगावला मुंबईच्या गिरणी कामगार युनियनच व बंगाल संयुक्त प्रांत व पंजाब या प्रांतातील मजुरांच पुढारी पकडले गि त्यापैकी काही शंभर टक्के कम्युनिस्ट होते काही अर्धे कम्युनिस्ट तर काही केवळ कामगार संघवादी होते पुढे साडेचार वर्ष चालू राहिलेल्या मिरत खटल्याचा प्रारंभ हा अशा प्रकारे झाला मिरत खटल्यातील आरोपींच्या बचावासाठी एक समिती स्थापण्यात येऊन माझ्या वडिलांची अध्यक्षस्थानी योजना करण्यात आली डॉक्टर अन्सारी व इतर काही लोकसभासद होते त्यात मीही एक होतो आमचे काम फार बिकट होते पैसे सजासजी जमीनत कम्युनिस्ट व समाजवादी लोकांबद्दल व मजूर कार्यकर्त्यांबद्दल सदन लोकांना विशेष सहानुभूती वाटत नसावी असे दिसले कोणाचा तरी अंगचा लचका तोड़ावेस मिळत असेल तरच वकील काम करण्यास तयार होत समितीमध्ये माझ्या वडिलांसारखे काही विख्यात वकील होते सल्लामसलतीसाठी व मार्गदर्शनासाठी त्यांचे सहाय्य आम्हाला विनामूल्ये मिळत असे परंतु महिनोगंती मिरत येथे कायम वास्तव्य करणे त्यांना शक्य झाले नसते आणि ज्या इतर वकिलांकडे आम्ही गेलो त्यांना हा खटला म्हणजे पैसे मिळण्याची एक नामी संधी आहे असे वाटत असावी मिरत समितीप्रमाणेच एम एन रॉयच्या व इतरांच्या बचावासाठी नेमलखा समित्यांवरही मी काम कलि प्रत्येक प्रसंगी माझ्या पश्च्या लोकांचा लोभीपणा पाहून आश्चर्य करण्याची पाळी मजूर आली एकोणीसशे एकोणीस साली पंजाबमधील लष्करी कायद्याच्या खटल्याच्या वेळी मला पहिला जबरदस्त धक्का बसला लष्करी कायद्याच्या खटल्यातील आरोपीतर्फे काम चालविण्यासाठी एका अतिशय प्रख्यात वकिलाने भरमसाठ फीची मागणी कली आरोपींपैकी एक जंतर वकील म्हणजे त्याचा व्यवसाय बंदूस होता ना कर्ज काढून व मालमत्ता विकून त्याच्या फीची भर करावी लागली यानंतर मला आलेले अनुभव तर या अपेक्षाही खेदजनक आहे कामगारांपासून पैसा पैसा जमावं व वकिलांच्या नावाने गडबंब रकमांचे चेक फाडून द्यावे ही गोष्ट मनाला असाही होत असे शिवाय ही सर्व धडपड सुद्धा व्यर्थस् ठरे कारण मजुरांसंबंधी भरण्यात आलेल्या खटल्याच्या वेळी बचाव केला अगर न केला तरी निकालात बहुतेक तुजबळ देखील फेर होत नसे अर्थात मिरत खटल्यासारख्या प्रसंगी मात्र बचावकांनी अनेक दुशिनी अवश्य होते परंतु आरोपींशी व्यवहार करण्याचे कामही सोपे नव्हते आरोपी, आरोपी मंडळीत सात ऋषींची सात मते व त्यांच्या बचावाच्या तराही वेगवेगळ्या परस्परांमध्ये मुळीच एकमत होत नसे काही महिन्यांनी समिती विसर्जन करण्यात आली वैयक्तिक मदत मात्र आम्ही करीत राहिलो इकडे राजकीय परिस्थितीत असा बनाव होत चालला होता की आमचे सर्व चित्त तिकडेच लागून राहिले एकोणीशे तीस आम्ही सर्वच लोक तुरुंगात गेलो